स्कंद पाचवा अध्याय तेहतीसावा भुवन सुंदरीचे महातब राजा सुरत नम्रतापूर्वक म्हणाला हे मुनीश्रेष्ठा हा वैश्य माझा मित्र झाला आहे पण आमच्या दोघांच्याही मनातून काळजीचे निवारण होत नाही त्यामुळे देहाला निद्रा सुख प्राप्त होत नाही हे सर्व जगत स्वप्नवत आहे अप्तिष्ट स्वकीय यांच्या चिंतेमुळे मनात पीडा होत आहे वस्तुता हा भ्रम आहे हे मला समजते पण मोह सुटत नाही याचे कारण काय हे राजाचे भाषण ऐकून मुनी श्रेष्ठ सुमेधा ऋषी यांनी त्याला शोक आणि मोहनाश करणारे उत्कृष्ट ज्ञान सांगितले ते म्हणाले हे राजा या सर्वांचे कारण ती भुवनेश्वरीच आहे ती सर्व प्राणीमात्रात वास करते सर्व देव पशु पक्षी वृक्ष लता हे सर्व मायेने व्याप्त आहेत ज्ञानी जनांची अंतकरणेही ती सर्वदा मोहित करते ब्रह्मा विष्णु, महेश हे ज्ञानी असूनही मायेने मोहित होतात आणि जगात भ्रमण करीत राहतात हे राजा सत्ययुगात विष्णूने द्वीपात भयंकर तप केले ब्रह्मविद्या स्थिर व्हावी आणि अविनाशी सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून त्याने दहा वर्षे दारून तप केले याच कारणासाठी मोहनाश व्हावा म्हणून ब्रम्हदेवही तप करीत होता एकदा श्रीहरी वासुदेवाला वाटले दुसऱ्या कुठल्या प्रदेशात जावे त्याचवेळी ब्रम्हदेवही त्याच कारणासाठी बाहेर पडला होता मार्गात दोघांची भेट झाली विष्णूने ब्रह्मदेवाला प्रश्न केला तू कोण ब्रम्हदेव विष्णूला म्हणाला मीच तो जगत ते ऐकून विष्णू म्हणाला हे मूर्खा मी तो अच्युत असून मीच जगत आहे मी सत्वगुण संपन्न वासुदेव आहे मीच भयंकर युद्ध करून तुझे रक्षण केले तेव्हा तू का बरे गर्व करतोस तू मोह सोड पण माझ्या पेक्षा श्रेष्ठ जगात कुणीही नाही अशा रीतीने दोघेही वादविवाद करू लागले त्यांचे नेत्र लाल झाले ते थरथर कापू लागले तोच त्यांच्या प्रचंड प्रदीर्घ अद्भुत श्वेतवर्णी असे लिंग प्रकट झाले त्याच क्षणी आकाशवाणी झाली हे ब्रह्माविष्णू तुम्हें आपापसात कलह करू नका, जो या ना जोगा वा पार वार जाईल, तो श्रेष्ठ हो पाता हाथ मध्यस्थ मी न सिद्धे वत्यंत श्रांत होष्णु परत मूलस्था आम्मेव वर गे शिवाच मस्तका वरुण खाली पड़े तेथून केतकी दल घेऊन आनंदाने परतले ते विष्णूला म्हणाले हे विष्णु, मी या लिंगाच्या मस्तकावरील हे केतकी दल तुला दाखवण्याकरता आणले आहे तेव्हा ते, ते पाहून श्रीहरी म्हणाला याला साक्षी कोण त्यांना सदाचारी पवित्र अशा साक्षीची आवश्यकता होती ब्रह्मदेव म्हणाला या दूर प्रदेशात साक्षी कुठून मिळणार हे केतकी पत्रच सत्यकथन करील असे म्हणून ब्रह्मदेवाने केतकी पत्राला प्रश्न केल्यावर ते म्हणाले ब्रह्मदेवाने याचा अंत लावला हे दल घेऊन तो आला आहे तेव्हा हसत मुखाने हरी म्हणाले पण या महादेवानी सत्य सांगितले तर मी विश्वास ठेवीन ते महादेव संतप्त झाला आणि केतकीला के म्हणाला हे केतकी तू असत्य बोलू नकोस हा वर जात असताना मार्गातच खाली पडला पण मस्तकावरून पडलेले हे पत्र त्याला मार्गात सापडले आहे तू असत्य बोललीस म्हणून मी आजपासून तुझा त्याग केला आहे हे ऐकून ब्रम्हदेवाला स्वतःची लाज वाटली विष्णूला त्याने वंदन केले शिवाने त्या दिवसापासून केतकीचा त्याग केला हे राजा सुरथा अशा प्रकारे ज्ञानीही मायाबलाने मोहित होतात ब्रम्हदेवही यातून सुटला नाही लक्ष्मीपतीही कपटाचरण करून वागतो आणि दैत्याना फसतो त्या मायेमुळे विविध योनीत अवतार घेऊन माधवाने दानवांशी युद्ध केली हा सर्व मायेचाच प्रभाव होय ती परमप्रकृती ज्ञानी जनाही बलात्काराने मोहित करून सोडते त्या भगवतीनेच हे सर्व चराचर विश्व आहे त्यामुळे तीच यातून मुक्तता करणारी आहे राजाने विचारले हे भगवान मला त्या भगवतीचे स्वरूप उत्पत्ती स्थान याविषयी विस्ताराने सांगा ऋषी म्हणाले ती अनादी आहे म्हणजेच उत्पत्ती रित आहे सर्व भूतांमध्ये ती शक्ती रूपाने वास करते सर्वांच्या ठाई असलेले चित हेच तिचे स्वरूप होय ती देवकार्यासाठी कधी प्रकट तर कधी गुप्त होते सर्व देव मानव ज्यावेळी तिची आराधना करतात त्यावेळी ती सर्वांचे दुःख हरण करण्यासाठी प्रकट होते ती विविध रुपे हरण करते विविध शक्तींनी ती युक्त आहे देवांप्रमाणे ती दैवाधीन नाही ती स्वेच्छेने सर्व काही करीत असते ती कालाधीन असून जगतजननी आणि सत्सदरूप आहे तीच ब्रह्मरूपी नाटक करून पुरुषांचे रंजन करीत असते तसेच परमपुरुषाच्या रंजनासाठी ती विश्वाचा संसारही करते ब्रम्मा विष्णू महेश हे निमित्त म्हणून तिने उत्पन्न केले आहेत आपल्या शक्तीचा अंश त्यांच्या ठिकाणी ठेवून त्यांना तिने बलशाली केले आहे सरस्वती लक्ष्मी गिरिजा या शक्ती तिने त्या तिघांना अर्पण केल्यामुळे ते तिघेही जगताची उत्पत्ती स्थिती लय करण्यास समर्थ होतात पण हे सर्व घडवणारी ती सर्वेश्वरी देवीच आहे हे राजा मी हे देवीचे महात्म्य तुला जरी सांप्रत निवेदन केले असले तरी अद्यापही मला याचा अंत लागलेला नाही अद्याय तेहती समा, समाप्त